श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय अकरावा राजा रहुगणाला भरताचा उपदेश जडभरत म्हणाला राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वर वर पाहता तर्कवितरयुक्त वितर्कयुक्त वितर गोष्टी बोलत आहेस म्हणून श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्व तत्वविचाराच्या वेळी रूपाने स्वीकारित नाहीत हे राजा लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारात सुद्धा सत्य नाहीत कारण वेदवाक्य सुद्धा मुख्यतः ग्रहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेले आहेत रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही ग्रहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्माने प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही त्यांना तत्वज्ञान समजून सांगण्यास साक्षात उपनिषद वाक्येसुद्धा समर्थ नाहीत जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व रज आणि तमोगुणाच्या अधीन असते तोपर्यंत तो, तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो हे मन वासनामय विषयासक्त गुणानी प्रेरित विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिय या सोळा कलांमध्ये प्रमुख आहे हेच निरनिराळ्या नावांनी देव मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधीच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते हेच मायेचे आवरण असलेले मन संसारचक्रामध्ये गुंतवणारे आहे हेच देहाचा अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुख दुःख आणि व्यतिरिक्त व्यात, मोहरूप अशा फलांची प्राप्ति करून देते जोपर्यंत हे मन असते तोपर्यंत जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात परंतु म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधन अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात विषयाशक्त मन जीवाला संसार संकटात टाकते तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षप्रद प्राप्त करून देते जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काळजी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते हे वीरवरा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि एक अहंकार या अकरा मनाच्या वृत्ती आहेत तसेच पाच प्रकारची कर्मे पाच तन्मात्रा आणि एक शरीर हे अकरा त्याचे आधारभूत विषय समजले जातात गंध रूप स्पर्श रस आ शब्द हे पांच ज्ञानेन्द्रियां विषय होत मलत्याग संभोग जाने भाषण आने घेने इत्यादि क्रिया है पांच कर्मेन्द्रिं विषय है तसेच ये मजे है असे मानने हा अहंकारा विषय है कहीं लोक अहंकाराला मना की बारावी वृत्ति आश्रय आना शरीरा बारावा विषय मानता मनाचा या अकरा वृत्ती विषय स्वभाव संस्कार कर्म आणि काल यामुळे शेकडो हजारो कोट्यावधी भेदांमध्ये व्यक्त होतात परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच त्याचे अस्तित्व आहे स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे हे विशेषतः संसारबंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते याच्या या वरील वृत्ती रूपाने नित्यत असतात जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रकट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षीरूपाने पाहत असतो हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक जगताचे अधिकारण परिपूर्ण प्रत्यक्ष स्वयंप्रकाश अजन्मा ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा रूप असा भगवान वासुदेव आहे जसा वायू सर्वस्थावर जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्वसाक्षी आत्मरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि कामक्रोधादी सहा शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही तोपर्यंत तू आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही तोपर्यंत तो, तो योक अाच भटकत रह चित्त्याह रोग राग लोभ वैर इत्यादि संस्कार तसे ममता वड़ करीत रहते हे मनस तुझा मोटा बलवान शत्रु है तू उपेक्षा के लिए शक्ति वाड़े जरी तो शत्रु संपूर्णपण मिथ्या है तरी सुधा तुझा आत्मस्वरूपाला आच्छादित कर म्हणून तू स्वतः श्रीगुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मरुंटाक्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता पंचमस्कंधे ब्राह्मण रहुगणसंवादे एकादशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरेन